अध्याय सातवा अथर्व वेदाच्या शाखा आणि पुराणांची लक्षणे सूत म्हणतात सुमंतु मुनी अथर्व वेदाचे ज्ञानी होते आपली संहिता त्यांनी आपला शिष्य कबंध याला शिकविली कबंधाने त्या संहितेचे दोन भाग करून पत्य आणि वेददर्श यांना ती शिकविली वेददर्शाचे शौक्लायनी ब्रह्मबली मोदोष आणि पिप्पलायनी या नावाचे शिष्य होते आता पथ्याच्या शिष्यांची नावे ऐका शिवनका कुमुद शुनक आणि अथवेत्ता जाजली असे पथ्याचे तीन शिष्य होते अंगिरा गोत्राचा शुनक याचे बभरू आणि सैंधवायन असे दोन शिष्य होते त्यांनी दोन संहितांचे अध्ययन केले अथर्व आचार्यांमध्ये यांच्या खरीज सैंधवायन इत्यादींचे शिष्य सावरण्य इत्यादी तसेच नक्षत्रकल्प शांती कश्यप आंगिरस इत्यादी पुष्कळ विद्वान होऊन गेले आता मी तुम्हाला पौराणिकांच्या संबंधी ऐकवितो त्रयारुणी, कश्यप सावरणी अकृत व्रण वैषमपायन आणि हारित असे सहा पुराणांचे आचार्य प्रसिद्ध आहेत व्यासांचे शिष्य असलेल्या माझ्या वडिलांकडून हे एक, -एक संहिता शिकले होते या सहाही कडून, मी सर्व संहितांचे अध्ययन केले याखेरीज आणखी चार मूळ संहिता कश्यप सावर्णी परशुरामांचे शिष्य अकृत व्रण आणि मी अशा चौघांनी व्यासांचे शिष्य असलेल्या श्रीरोमहर्षणाकडून याचे अध्ययन केल आह शौनका ब्रह्मर्षींनी वेद आणि शास्त्रे यानुसार पुराणांची लक्षणे सांगितलेली आहेत ती लक्षपूर्वक ऐक शोनका पुराणे जाणणारे विद्वान असे सांगतात की पुराणांची सर्ग विसर्ग वृत्ती रक्षा मन्वंतर वंश वंशानुचरित संस्था म्हणजे प्रलय हेतू म्हणजे युती आणि अपाश्रय अशी दहा लक्षणे आहेत काही आचार्य पुराणांची पाचच लक्षणे मानतात दोघांचेही म्हणणे बरोबर आहे कारण महापुराणांची दहा लक्षणं असतात आणि लहान पुराणांची पाच जेव्हा मूल प्रकृतीतील साम्यावस्थेत असलेले गुण प्रक्षुब्ध होतात तेव्हा महतत्वाची उत्पत्ती होते महतत्वापासून तामस राजस आणि सात्विक असा तीन प्रकारचा अहंकार निर्माण होतो यापासूनच पंचतन्मात्रा इंद्रिये आणि विषयांची उत्पत्ती होते या उत्पत्ती क्रमाला सर्ग म्हणतात परमेश्वराच्या कृपेने निर्मितीचे सामर्थ्य प्राप्त करून घेऊन महत्त्व इत्यादींनी पूर्वकर्मानुसार उत्पन्न वासानुरूप केलेली जी कार्यरूप चराचर शरीरात्मक जीवाची उत्पत्ती तिला विसर्ग म्हणतात एका बीजापासून दुसरे बीज उत्पन्न व्हावे तसे हे होते हालचाल करणाऱ्या प्राण्यांची स्थिर पदार्थ ही वृत्ती म्हणजेच जीवन निर्वाहाची सामग्री होय तिच्यापैकी काही माणसांनी स्वतःच्या इच्छेनुसार तर काही शास्त्राच्या नुसार निश्चित केलेली आहे युगानुयुगामध्ये भगवान पशुपक्षी मनुष्य ऋषी देवता इत्यादी रुपांमध्ये अवतार धारण करून वेद धर्माला विरोध करणाऱ्यांचा संहार करतात त्यांचीही अवतार लीला म्हणजे शाहोय मनू देवता मनुपुत्र इंद्र सप्तर्षी आणि भगवंतांचा अंशावतार या सहा गोष्टींनी युक्त असलेल्या वेळेला मन्वंतर म्हणतात ब्रम्हदेवापासून जितक्या राजांची उत्पत्ती झाली त्यांचा भूत भविष्य आणि वर्तमानकालीन संततीला वंश म्हणतात ते राजे तसेच त्यांच्या वंशजांच्या चरित्राचे नाव वंशानुचरित असे आहे या ब्रह्मांडाचा स्वभावताच प्रलय होतो नैमित्तिक प्राकृतिक नित्य आणि आत्यंतिक असे त्याचे चार भेद आहेत यांना तत्वज्ञ विद्वान संस्था म्हणतात पुराणांच्या लक्षणांमध्ये हेतु नावाने ज्याचा व्यवहार होतो तो जीवच आहे पण वास्तविक तोच सर्ग विसर्ग इत्यादींचा हेतू आहे म्हणजेच अविद्येने तो कर्मे करणारा आहे काही विद्वान त्याला अनुशयी म्हणजे प्रकृतीमध्ये सुद्धा निद्रा करणारा असे म्हणतात काही जण त्याला अव्याकृत म्हणजे प्रकृती रूप आहे असे म्हणतात जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या जीवाच्या वृत्तींचे अभिमानी असणारे विश्व तैजस आणि प्राज्ञ या मायामय रूपांमध्ये भासणारे आणि या अवस्थांच्या पलीकडील तुरीय तत्वामध्ये सुद्धा असणारे जे ब्रह्म त्यालाच येथे अपाश्रय म्हटलेले आहे घटादी पदार्थांमध्ये माती इत्यादी द्रव्ये समाविष्ट असतात आणि त्याहून बाहेरही असतात किंवा नाम आणि आकार यामध्ये केवळ सत्ता असते पण ती त्याहून बाहेरही असते त्याचप्रमाणे जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या अवस्थात ब्रम्ह उपादान कारण म्हणून समाविष्ट असते आणि निमित्त कारण म्हणून बाहेरही असते त्यालाच अपाश्रय म्हणतात चित्त जेव्हा योगाभ्यासाने तिन्ही वृत्तींचा त्याग करून शांत होते तेव्हा आत्मज्ञानाचा उदय होतो आणि आत्मवेत्ता पुरुष कर्म वासना आणि कर्म प्रवृत्ती या दोहन दोहोपासून निवृत्त होतो हे ऋषींना इतिहास तज्ज्ञ विद्वानांनी अशा लक्षणांनी युक्त अशी लहान मोठी अठरा पुराणे सांगितलेली आहेत त्यांची नावे अशी आहेत ब्रम्हपुराण पद्मपुराण विष्णुपुराण शिवपुराण लिंग पुराण गरुड पुराण नारद पुराण भागवत पुराण अग्निपुराण स्कंद पुराण भविष्यपुराण ब्रह्मवैवर्तपुराण मार्कंडेय पुराण वामनपुराण वराहपुराण मत्स्यपुराण कुर्मपुराण आणि ब्रह्मांड पुराण अशी ती अठरा होत शोनका व्यासांच्या शिष्य परंपरेने जी वेदपुराणे पुढील पिढ्यांपर्यंत नेली ते मी तुला सांगितले आहे हे वर्णन ऐकणाऱ्यांच्या आणि वाचणाऱ्यांच्या ब्रह्मतेजाची अभिवृद्धी करते अध्याय सातवा समाप्त